प्रकरण बारावे लिलीचे लग्न क्रांतीचे प्रकरण संपले सरकारने शिक्षा केल्या नाही कारण गोळीबाराने पगारवाढ मिळाली शेतकऱ्यांवरचे सावकारी अन्याय कमी झाले कर्जाची चौकशी करण्याचे ठरले जे न्याय कर्ज ठरेल त्यातील निम्मे बाद करायचे ठरले सावकारांनी कांगावा केला परंतु सरकारने लक्ष दिले नाही कामगारांच्या संघटनेस मान्यता दिली गेली शहानपणाने सरकारने सुडबुद्धी स्वीकारली नाहीतर ना सारे राष्ट्र पेटले असते दिलीपची जखम बरी होत आली होती वालजी व वा लिली रोज जात असत लिली दिलीपची जखम बांधली सारे करी तिचा हात पोरीला सारा येत किती मनापासून करते दिलीपचे आजोबा म्हणाले ती आहेच गुन्ही वालजी म्हणाला लिली व दिलीप एकमेकांवर प्रेम करीत होते कधी गाडीतून दोघे फिरायला जात वालजीला वाटले की यांचे लग्न होणे बरे एके दिवशी तो दिलीपच्या आजोबांकडे गेला दिलीप व लिली बाहेर गेली होती काय लिलीचे आजोबा काय दिलीपचे आजोबा दोघांना हसू आले शेवटी हिया करून वालजीने प्रश्न काढला दिलीपचं आता लग्न केलं पाहिजे माझ्याही मनात तेच येत लिलीवर त्याचं प्रेम आहे मी प्रेम वगैरे ओळखत नाही मग काय ओळखता पैसा किती पैसे पैसे तुम्हाला सांगण्यात काय अर्थ परंतु कळू दे तर खरा आकडा मी माझी सारी इस्टेट दिलीपला देणार आहे माझ्या इस्टेटीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत जो हुंडा म्हणून देईल त्याची मुलगी मी करीन मी असा मनाशी संकल्प केला आहे आणि माझा स्वभाव असा आहे की जे एकदा मनात धरलं ते कधी सोडायचं नाही तुमच्या इस्टेटीची किती किंमत होईल होईल एक लाख रुपये एक लाख रुपये दिले तर लिलीला सून म्हणून पत्कराल ना हो पत्कर आता आणून देतो पैसे असे म्हणून वालजी घरी गेला त्याने एक जुना अंगरखा काढला त्यात जिकडे तिकडे नोटाच आत शिवलेल्या होत्या वालजीने एक लाख रुपयांच्या नोटांची पुडकी बांधली तो ती पुडकी घेऊन आला घ्या मोजून तो म्हणाला कुठून आणले हे पैसे लिलीचा बाप कारखानदार होता त्यानं ठेवले होते पैसे म्हाताऱ्याचा आनंद गगनात मावेना खरेच एक लाख रुपयांच्या नोटा इतक्यात लिली व दिलीप तेथे आली दिलीप आपल्या आजोबांजवळ बसला लिली वालजीजवळ बसली लिलीचा हात मी पुढे करतो वालजी म्हणाला मी दिलीपचा करतो आजोबा म्हणाले काय करता हे दिलीप व लिली म्हणाली तुमचं लग्न लावित आहोत दोघे म्हातारे म्हणाले